असलेला अधिष्ठान भोत स्वरूप भोत ज्ञान शिल्लक राहतं असा आपला सिद्धांत असल्या कारणानं ही गोष्ट ध्यानात ठेवायची एक थोडसा या चिंतनीय भाग असा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी एक ओवी अशी लिहिलेली मग ती ही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडवणी जावी वाचली असताना मी आरंभी आपल्याला षडभाव विकारांचं जे वर्णन केलं त्याच आपल्याला स्मरण व्हावं अशा प्रकारची ही उजी आहे ज्ञानेश्वर महाराजात म्हणतात की आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याच्याविषयी मग तेही अव्यक्त त्या आत्मस्वरूपावी अव्यक्त या म्हणण्यामध्ये आत्मा हा इंद्रिय अगोचर आहे अतिंद्रिय स्वरूपाचा आहे मात्र तर खराच म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारची विषयता नाही किंवा काल सांगितल्याप्रमाणे आंतर पण आश्रयताही ज्याच्या ठिकाणी नाही असा तो आत्मा असून <coughs> तो मूळ विशुद्ध स्वरूपाचा आहे मुळात तो स्वत ज्ञानस्वरूप आहे त्याला अव्यक्त ही संप्ञा दिली आहे तशी ही अव्यक्त संज्ञा अनेकांच्या ठिकाणी वापरलेली आहे पण त्या प्रकरणानुसार आपण ही गोष्ट घ्यावी म्हणजे या अव्यक्त शब्दाविषयी मनात गोंधळ होणार नाही अनेक शब्दाला जसे अनेक अर्थ आहेत त्यातलाच हा एक शब्द आहे समजा तुम्ही अनेक अर्थी तेव्हा त्यापैकी ते आत्ता तोरतास आपल्याला अव्यक्त या शब्दाने आत्मलक्षात घ्यायचा या आत्मस्वरूपाविषयी महाराज म्हणतात वाढता बोध म्हणजे बोध वाढता झिजत बोध वाढता वाढता जसा होतो तसा त्या अज्ञानाच्या बाबतीत विचार केला असताना बोधाची वाढती जशा म्हणजे अज्ञानाची झिजती जसा म्हणजे बोधाचा बोधवर्धते तर त्या अवस्थेत ज्यावेळी बोध वर्धते अवस्थेमध्ये असतो त्यावेळी अज्ञान हे अपक्षीय त्या अवस्थेमध्ये असतं असं ध्यानाचे हे ज्ञानेश्वर महाराजांनी जोडलेले मी लिहिलेली नाही तुम्ही एवढ्यासाठी लक्षात ठेवा की अज्ञानालाही महाराज मते आणि अपक्षीय म्हणजे ज्ञानाचा उदय ज्या क्षणी होत असतो त्या क्षणी अज्ञान हे झिजण्याच्या अवस्थेमध्ये आलेले असतं अपक्षीय त्या अवस्थेमध्ये आलेलं असत असं ज्ञानात नाही असलं तरी तर हा अर्थ आपल्याला वेदांत शास्त्रामध्ये ज्या विचारसरणी मांडलेल्या आहेत अज्ञानाच्या बाबतीत त्यात असं असाय किंवा अज्ञान आणि ज्ञान यांचा विरोध लक्षात घेऊन हे परस्पर विरुद्ध आहे पण साश्रयक म्हणजे समान आश्रयक आणि समान विषयक आहे समान विषयक ज्ञान आणि अज्ञान यांचा विरोध असतो त्याचा त्यांचा विरोध नसतो हे तुम्ही ध्यानात ठेवायचे ते अनेक उदाहरण तो प्रसंग येईल त्यावेळेला तेवढा नियम ध्यानात ठेवा ज्ञान आणि अज्ञान यांचा अशा नियमाला धरून विरोध असल्या कारणाने ताज्ञा कहीं अवस्था प्रतिपादन के लिए जी ही अपीय अवस्था लक्षर अज्ञा की एक अवस्था लक्षा पे तीजे अज्ञान ये तीन आवरण युक्त है चौथी यानी विक्षेप अवस्था तीन आवरण मेत्वादक आवरण आभाना आवरण और अनानंदापादक आवरण हे तीन आवरण आ चौथा कार्य आ त्यावेळी मनुष्य श्रवण करतो, त्यावेळी मनुष्याचा आत्मस्वरूपाविषयी नाम अव्यक्त स्वरूपाविषयी अस्तित्वाचा निर्धार होऊ निर्धार होत नाही एकदम पण होऊ लागतो त्याचं कारण श्रवणापूर्वी माणसाची बुद्धी आणि या वेदांतशास्त्राविषयी किंवा वेदांतशास्त्राचा मुख्य सिद्धांत किंवा वेदाचा प्रतिपाद्यविषयी जो परमात्मा आपला आत्मा श्रीहरी त्या परमात्मस्वरूपाविषयी व आत्मस्वरूपाविषयी नाहीचा निष्ठय असतो त्याचा असंभावना त्याची असते की संभवनी या जगात धर्माधर्म प्रतिष्ठा विवर्जित हे जगत चालत असल्या <coughs> कोणाचीही प्रतिष्ठा नाही कोणीही याला आधार नाही याचा कोणीही नियंता नाही ईश्वर नावाचा पदार्थ नाहीच आहे तुमच्या जर अर्क स्वामी तो बनला तो अहम भोगी, सिद्धो हम, बलवान सुखी अशा विपरीत भावनेमध्ये तो जात असतो अशा विपरीत भावनेला पावलेला देवाला नाही म्हणणारा माणूस पहिल्यांदा असतो श्रवणापूर्वी पण मनुष्य जर श्रवण करी तर श्रवणामध्ये शास्त्र असं सांगत की मनुष्याला श्रवणाने परोक्ष ज्ञान होत आणि परोक्ष ज्ञानाचा स्वभाव काय आत्म्याविषयीच जे असत्वापादक आवरण आहे ते निवृत्त करणं हे परोक्ष ज्ञानाचं काम परोक्ष ज्ञान हे मनुष्याला पहिल्यांदा असत्वापादक आवरणाची निवृत्ती करीत असत आणि ही तीन आवरणं अधिक विक्षेप मिळून अज्ञाना ज्ञान ठेवायची अज्ञानाच्या या तीन अवस्थावा तीन आवरणं व एक त्याची विक्षेपावस्थाशी संगीतली आहे त्यापैकी परोक्षज्ञानाने मनुष्याला ज्यावेळी श्रवणाने हे परोक्ष ज्ञान त्यावेळी असत्वापादक आवरण निवृत्त होत म्हणजे अज्ञान परोक्ष ज्ञानाला इकडे सुरुवात होते इकडे अज्ञानाची झिजते निवृत्त होते कशी चालली आहे ती बघा म्हणजे मौलीने तसं दिलंच आहे की हे सगळे पुट आहेत म्हणून लिहिले महाराज आणि हे पुट सगळीच्या सगळी नाहीसे होतात असं आणि हे पुट निवृत्त अगदी याच शब्दात मौलीच लिहिले शब्द आहे महाराजांनी लिवे लिवे म्हणजे पुट ती पुट नाही असं महाराजांना पुढे सांगायचं तेव्हा हे पुट त्यापैकी एक पुट नाही ते खवला हे एक खवलं त्या त्यातनं निघून जात आणि एक खवला निघून गेल्याबरोबर इकडे परोक्ष ज्ञान झाले आता परोक्ष ज्ञान वाढणं म्हणजे काय तर शास्त्रामध्ये परोक्ष ज्ञानाचे दोन प्रकार केले श्रवणाने सुद्धा परोक्षज्ञानात कित्येकाला दृढ परोक्ष ज्ञान होतं तर कित्येकाला अदृढ रूपाचं परोक्ष ज्ञान असतं मग त्याच मनाचा आत्मस्वरूपाविषयीचा जो अस्तित्वाचा निर्धार आहे तो निर्धार कधी नुसता अस्तित्वाचं ज्ञान असतं तर ते ज्ञान कित्येक वेळा निश्चय परयवसायी झालेलं असतं ज्याने अनेक वेळा श्रवण केले किंवा ज्याला शास्त्रामध्ये बहुश्रुत असं म्हणतात उष्कृत याने श्रवण केले विरोधपरिहारपूर्वक उपक्रमोपसंहारपूर्वक तात्पर्य निर्णय करून ज्याने आणि श्रवण केलं अशा पूर्ण श्रवणाने बहुश्रवणाने बहुश्रुततेने मनुष्याचा संदेह असवरण पूर्ण निवृत्त झालं म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान अप्रोक्ष ज्ञानात नुसता अस्तित्व कळत होतं तर ते दृढ परोक्ष ज्ञान झालं म्हणजे अदृढ परोक्ष ज्ञानामध्ये अस्तित्वाचा नुसता बोध आहे आकलन आहे आणि त्याच्यानंतर आकलनाने त्याच्या पुढे तो निर्धार करतो त्यावेळी असतो थोडासा न्युनाधिका घेतला तर झिजणं सांगायचं मला म्हणजे थोडस अगोदर नाहीच होतं मग पूर्ण नाहीच होतं म्हणजे असत्वा पादक आवरण आता कायमच निवृत्त झालं म्हणजे श्रवणाने मनुष्याचा पूर्ण निर्धार झाला इकडे श्रवणाने परोक्ष ज्ञानाने निर्धारात्मक <coughs> निर्धार ते ज्ञान झाल्या कारणाने इकडे असत्वापादक नावाचं आवरण पूर्ण निवृत्त एक अवस्था त्याच्या पुढे असं आहे की श्रवणात माणसाचं कार्य भागत येईल आत्मावारी द्रष्टव्या हा त्याचा उपाय काय तर श्रोतव्या हा श्रवण करा पाहिजे श्रवण केलं असत्वापादक आवरण निवृत्त झालं जितका परोक्षज्ञानाचा निर्धार अधिक तितका असत्वा आवरण पूर्ण केल्या असं सांगतो त्याच्या दृढतेवर त्याचं जाणवलंबून आहे त्याच्या पुढे महाराज असं म्हणतात की इतक्यावर भागत नाही ते परोक्ष ज्ञान ते तो वाढ़िवस निश्चयाला ते प्राप्त होते कि त्या परोक्ष ज्ञाला आता चलढल नहीं परोक्ष ज्ञान हे नेहमी प्रमाणजन्य कारण ने अर्थात हे आता आपण चाललं आहे म्हणजे बाकीचे जे व्यवहारातले परोक्ष ज्ञान आहेत ती इथे ध्यानात घ्यायची नाहीत त्याचं कारण असं की परोक्ष म्हटल्यावर कुठेतरी एकादेवी ऐकलेल्या शब्दात वृत्ती जाणं संभव नाही हे सगळं चालले आत्मविषयक याच्या आजूबाजूला फारसं फिरायचं नाही ती फिरण्याची प्रक्रिया ग्रंथातली अवस्था आपली झालेली आहे याविषयी आपण बराच ओहापोह वह केलेला आहे तरी पण शौचक तेव्हा या परोक्षज्ञानामध्ये परोक्षज्ञान ज्या मानाने वाढतं होतं त्या परोक्षज्ञानामध्ये दिवसेंदिवस दिवस जस जसा वाढत जातो तस तसं असत्वादक पूर्ण नाही संपन्न असत तोपर्यंत ते घन स्वरूपात असत घनवट असतं एक जिनसी बनलेला असत त्या एक जिनसीपणाला पणाला या घन ते घानाला या परोक्ष ज्ञानाने एक पापुद्रा काढून एक त्याचा भाग काढून त्याला घन रूपाला थोडस ढिलं केलेलं त्याच्या पापुद्रामध्ये त्याला झिजवलं त्याची जी शक्ती होती धारणा ती त्याने त्या एक पापुद्रा काढण्याने जाम पक्की असलेली ती याने ती काढून टाक त्याला ता, ढिलेपणा निर्माण केला हे तुमचे नट बोल्ट फिट झाले असतात तिने मग त्याला हे रॉकेल होतं रॉकेल होत्यानं काय होतं रॉकेल होत काय होत नाही ते जे एकमेकाला जाम आवळून बसलेलं असतं ते काय करतात एकमेकाला सोडायला ते सोडायला लागणं हे त्याचं झिजणं आहे तिथलं <coughs> त्याप्रमाणे या घानाचा एक पापुद्रा एक भाग एक स्तर तो निवृत्त करणं <coughs> हे परोक्ष ज्ञानाने घडल्या कारणाने एक झिजण म्हणून वाढता बोध झिजत बोध वाढता झाला जे अज्ञान झिजत झालं एक झिजणं झालं हे झिजून त्या परोक्षज्ञानानंतर मनुष्य मंतव्य हा मनन करावं मननाने काय होतं योक्तिक चिंतनाने म्हणजे अद्वैत बोधाला साधक आणि द्वैत बोधाला चिंतनाने मनुष्याचा परोक्ष ज्ञानाला दृढता असेल त्या मानाने पुन्हा आत्मस्वरूपाच्या अस्तित्वात त्याला संदेह हो, कधीही निर्माण होणार नाही अशी त्याची असंदेह स्थिती प्राप्त होत असते निधीध्यासन म्हणजे पदार्थ शोधत तर निधीध्यासनाचा अर्थ आपण असं सांगितलंय की विजातीय प्रत्येका प्रत्ययाकार वृत्ती प्रवाहाचा परित्याग करून सजातीय प्रत्यय प्रवाह प्रत्यय प्रवाह अशी राहणं प्रवाह रूपाने ती वृत्ती असणं याला निधीध्यासन असं म्हणतात यालाच ध्यान हे संज्ञा यालाच शास्त्रामध्ये प्रसंख्यान ही संज्ञा या प्रसंख्यानामध्ये या धारावाहिक वृत्तीमध्ये या ध्यानामध्ये या निधीध्यासनामध्ये व तत्व पदार्थांच्या वाच्यर्थाचं लक्षार्थाचं चिंतन करून हरि गुरुकृपेने सगळ्या साधूसंतांनी ही गोष्ट मान्य केली असल्याकारणाने ज्याच्यावर हरिची कृपा आहे त्यामुळे ज्यांना श्री गुरूंची श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ पुरुषांची गाठ पडलेली आहे त्या गुरूंच्याकडे जाऊन त्याने महावाक्याचं श्रवण केलं आहे आणि महावाक्य श्रवणापासून महावाक्यजन्य तत्वनसी महावाक्याचं उपदेश श्रवण करून ज्यावेळी मनुष्याला अपरोक्ष ज्ञान होतं त्या अपरोक्ष ज्ञानात सुद्धा दोन प्रकार अपरोक्षाची अदृता आणि अपरोक्ष ज्ञानाची दृढता ज्ञानेपूर्व ओलीने त्याला कोवळ आणि परिपक्व अशी ती दोन नावं दिली आहे <coughs> तर कोवळ जे ज्ञान आहे ते अपरोक्ष ज्ञान कोवळ कशासाठी म्हणायचं कोवळ अपरोक्ष ज्ञान एवढ्यासाठी म्हणायचं की ज्या अपरोक्ष ज्ञानामध्ये संशयाधिकांचा प्रतिबंध आहे वर्चूच ज्ञान प्रत्यक्ष झालं होतं पण हा वर्चू आहे का नाही हा भूत होऊन राक्षस झाल्या म्हणून जे आपल्या लोकांनी कानावर घातले ते खराय की काय असा मनामध्ये संदेह निर्माण होणं यालाच म्हणायचं काय अपरोक्ष ज्ञान आहे पण ते अदृढ आहे ज्याच्यामध्ये संशयाधिकांचं अस्तित्व आहे त्याला दृढ म्हणायचं आणि संशयाधिकाने रहित झालेलं जे ज्ञान त्याला म्हणायचं दृढ तेव्हा या ज्ञानामध्ये मनुष्याला जरी मनुष्य अपरोक्ष ज्ञान संपन्न झाला असला तरी अद्वैत मकरंदामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या माणसाला प्रारब्ध प्रतिबंधामुळे म्हणा का तुमच्या संशयाधिकांच्या प्रतिबंधामुळे म्हणा का जगत प्रतिती रूप प्रतिबंध देहरू दे म्हणा किंवा जगद रूपी समष्टी प्रतिबंध विक्षेपाच्या प्र, प्रतितीमुळे म्हणा यापैकी कोणाचा तरी प्रतिबंध झाल्या कारणाने त्या साधकाला तत्व पदार्थ शोधनपूर्वक अदृढ स्वरूपाच दादानी ज्याला सामान्य शब्द वापरलेला आहे सामान्य शब्द वापरण्याची हातवटी आहे सामान्य शब्दाचा विस्तार आपल्या जर ध्यानात आला तरच हे समजेल कारण सामान्य ज्ञान असं स्वरूप ज्ञानालाही प्रसंगाने म्हणता येतं कारण त्याची सर्वत्र सदा समव्याप्ती असल्या कारण ती लक्षात घेऊनही हा शब्द वापरला जातो इथे अदृढतेसाठी आपल्याला वापरायचं आहे असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्य ज्ञान असं वृत्तीज्ञानाला अनेक वार म्हटलेला आहे तेव्हा सामान्य ज्ञान अदृढ अपरोक्ष ज्ञान हे अदृ रूपाच असलेलं जे अप्रोक्षिकांचा प्रतिबंध असल्यामुळे मी सच्चिदानंद ब्रम्ह रूपाय असंच ज्ञान झालेलं असतं त्या ज्ञानाचा आकार हा असाच आहे पण या ज्ञानामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रतिबंध असल्यामुळे त्या प्रतिबंधामुळे परिणाम काय होतो अपरितुष्यता तेवढ्याने आनंदाची जी अभिव्यक्ती व्हायला पाहिजे रम्य समाधानाची जी, जी त्याला प्राप्ति व्हायला हवी ती होत एक सूचन दुसरा अहम ब्रमित्यावर तो सतत राहतो तेथे तो एकनिष्ठेने राहत असतो आत्मनिष्ठ राहतो आत्मनिष्ठ राहणं ब्रह्मनिष्ठ राहणं ह्या वृत्तीचं अस्तित्व असणं अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्ती राहणं हेच त्या ज्ञानाच्या सूचन आहे आणि हे ज्ञान ज्यावेळी दृढ रुपाने होत त्यावेळी परिपक्व झाला असं म्हणायचं त्याला दृढ म्हणायचं त्याला पूर्ण बोध झाला म्हणायचं किंवा आता चालू प्रसंगामध्ये ते ज्ञान वाढलं म्हणायचं अति वाढलं स्वतःच्या वृद्धीला ते प्राप्त झालं असं ज्ञान ज्यावेळी आपल्या स्वतःच्या आणि वृद्धीला प्राप्त होतं ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले पुरलाबोधी पुरला बोध म्हणजे पुरताबोध ज्यावेळी होतो तो बोध झाल्यानंतर त्या पुरत्या बोधामध्ये हे क्षीण झालेलं अज्ञान झिझत चाललेलं हे झिजत झिजत निघालेलं आहे ज्यावेळी पुरताबोध होतो त्यावेळी ही आज्ञान त्या ज्ञानामध्ये पूर्ण बुडून जातं त्याचं कारण अज्ञानही अध्यस्थ असल्या कारणाने ते अधिष्ठान रूप होतं व त्याला निवृत्त करणारी जी वृत्ती ती वृत्तीही त्या पूर्ण ब्रह्मामध्ये पूर्ण मध पूर्ण पूर्णम पूर्णात पूर्ण मुदत्य ते पूर्णस पूर्ण आदाय पूर्ण एवावशिष्ये पूर्ण ब्रह्मच अवशिष्ट राहतं तेच उर्वरित राहत आणि त्या अपरोक्षापादक आवरण शक्ती होती जी त्याची अभानापादक नावाची शक्ती होती तीही नाहीशी होते व अभानापादक अनानंदापादक आवरणासहित विक्षेपाचीही निवृत्ती होते व या सर्वांना निवृत्त करणारा हा वाढलेला जो बोध हा पूर्णतेला पावलेला जो बोध हा बोध निवृत्त करून आपण स्वतही त्या आत्मस्वरूपामध्ये बुडून जातो आणि निवृत्ती पण स्वयंप्रकाश स्वत सिद्ध नित्यसिद्ध हा द्वयानंद ब्रह्मशीलक्रह याचं नाव आहे पूर्ण बोध ऊर्ण पिटल्यानंतर उर्वरित राहणारी स्थिती किंवा ज्ञाना ज्ञानातीत ज्ञाना ज्ञानाहून भिन्न ज्ञान त्याचं ज्ञानेश्वर महाराजाने अशा रीतीने कथन केलं आहे ज्ञान आणि अज्ञान याहून भिन्न असणारं असं जे स्वरूप भोवतं ज्ञान तेच फक्त उर्वरित राहतं असं त्या उर्वरित असलेल्या स्वरूपाचं कथन करायचं असल्या ज्ञाना ज्ञान भेद <coughs> कथन असं या प्रकरणाचं नाव आहे ते नाव या ओयीमध्ये सांगून अज्ञानाची अपक्षीय अवस्था अज्ञानाची झिझण्याची अवस्था आणि इकडे ज्ञानाची वाढती अवस्था काही लोक म्हणतात त्याचं कारण आहे पूर्ण इतकं सूक्ष्म चिंतन लोक करीत मोघम आपला ऐकायचं त्याच्यावर आपली वाजवायची अशी एकंदर माणसाची असते किंवा मा अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं असं त्याला म्हणतात अशी माणसाची बुद्धी असते किंवा त्या सहारा वाळवंटामध्ये एरंडोपी द्रुम येते अशी ज्यांची बुद्धी आहे उथळ बुद्धी अल्पश्रवण ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या मनात असं का आम्हाला घटाचं ज्ञान झालं एकदम होत जे होतं मग पुन्हा अजून वाढतं मग पुन्हा वाढतं मग ते पूर्ण केलं जातो, असं कधी घडतं का प्रमाणप्रमेयाच्या संबंधाच्या अव्यवहित उत्तरक्षणी जर ज्ञान होतं तर ज्ञान झाले की माणूस लगेच आहे घटा म्हणतो मग तसं एकदा ब्रह्माचं ज्ञान कळलं शंभर वेळा तुमचे काय अमृतांभ वगैरे सगळे ग्रंथ आहेत त्याचं सार काय म्हणतात ते तुमचा वृत्तीप्रभाकर सगळं म्हणजे आम्ही ऐकलं फार अगदी काही शिल्लक ठेवलं नाही अगदी छान फार प्रस्थानत्रिता अगदी आम्ही श्रवण केला तर एवढं सगळं श्रवण केल्यानंतर आम्हाला एकदम ज्ञान झालं एकदम ज्ञान होतं त्याच्यात पहिलं ज्ञान झालं पुन्हा दुसरं ज्ञान झालं पुन्हा झिजला ज्ञान असं काही दिसतं का असं ती माणसा आपल्याला विचारित असतात पण समजा हा त्याचा स्वतःचा आणि शास्त्राविषयीचा पूर्ण अबोध आहे असं ध्यानाट समन्वयपूर्वक श्रवण न केलं म्हणजे असा गोंधळ व्हावा हेच त्याच्या योग्यतेचं भूषण आहे काही मंडळीने आम्हाला विचारलं होतं की महाराज म्हणले तुम्ही हे बोलला हे आम्हाला जरा खटकत तर मी उत्तर दिलं की संप्रदायपूर्वक अध्ययनाचा अभाव असला म्हणजे असं खटकतच असतं गुरुजींना आम्ही ज्यावेळी हे उत्तर सांगितलं त्यावेळी गुरुजी मला म्हणाले वा शाबा म्हणले व असंच उत्तर द्यायला पाहिजे होतं त्याचं कारण आहे की त्यांना हे लक्षात येत नाही की एकदम माणसाला ज्ञान होत नसतं ध्यानाट प्रमाणप्रमे संबंधाने जरी ज्ञान होत असलं तरी त्या ज्ञानामध्ये पायऱ्या ज्या प्रमाणे अज्ञानाच्या आत्ता सांगितल्याप्रमाणे स्थर आहे त्या प्रमाणाने त्याला निवर्तक असलेल्या ज्ञानाच्या पण काही पायऱ्या आहेत अगोदर असत्वापादक आभाना पादक आनानंदा पादक वा त्याचा काही लेश काही असला तर तो मात्र सर सगळा त्या सगळा नाही नव्हे तर ती अहम ब्रह्मासमित्या कार वृत्तीही नाही शोते पण शून्य नाही हे सांगण्याकरता हे प्रकरण आहे अज्ञान निवृत्त होतं तत्सापेक्षान निवृत्त होतं आणि ज्ञान व अज्ञान याहून अतीत असणार याहून भिन्न असणार की म्हणून या अधिष्ठान असणार भिन्न असणार म्हणण्यामध्ये कारण बुडवून जाय असं महाराजांना सांगायचंय कारण हे अज्ञानही अध्यस्त आहे आणि अज्ञानाच्या सापेक्ष आता सांगितलेले हे जे वृत्तीज्ञान आहे ते पण अध्यस्त आहे कारण काय हे वृत्तीज्ञान मुळे अज्ञानाच्याच पोटात उत्पन्न होतं आविची पोटी उपजे किरेटी आपण आपण या ते वाटे तीही ठाई किंवा तोही ठाई या अज्ञानाच्या पोटात निर्माण झालेलं ज्ञान अंतःकरण वृत्ती व ज्ञेय या तीन ठिकाणी आपल्याला ते विभागून घेत असतं मग नांदत असतं इतकंच नव्हे आपली हे धावे पुढा घालून ज्ञेहाचा गुंडा उभारी मा मा उभारी मागील इकडा ज्ञातृत्वात नवली म्हणते आपल्या वृत्ती ती वृत्ती काय करते ते वृत्ती ज्ञान आपली हे धावे पुढा आपल्या समोरच्या धावण्यामध्ये उभारून ज्ञेहाचा गुंडा नेहाचा दगड असा मोठा उभा केला जातो की जो पर्वतप्राय की ज्याच्या पुढे आता वृत्ती जाणं शक्य नाही त्या ज्ञेहाचा गुंडा घालण्या आणि उभारणी मागील इकडे ज्ञातृत्वात आहे आणि त्या वृत्तीच्या मागे ज्ञातृत्व उभं राहत आणि मग मनुष्याला ज्ञान होत असत म्हणजे हे ज्ञान सुद्धा अविद्येच्या पोटात जन्माला आलेलं आहे अविद्या कार्य आहे म्हणून ते अविद्या कार्य असलेलं वृत्ती ज्ञान तेही निवृत्त होतं मग आता काय शून्य शिल्लक राहतं का नाही हे सांगण्यासाठी महाराज सांगतात ज्ञान व अज्ञान याहून या अज्ञानाची या पूर्ण जीज झाल्यानंतर दोन्ही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडवली जा फार तिथे बुडून जातात पूर्ण ब्रम्हूप ज्ञानामध्ये स्वरूपभूत ज्ञानामध्ये ती सदाचे नष्ट होतात सदरूप दिला पावसा उत्तम अधिकारी या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने परोक्ष ज्ञानाने संस्कारित चित्त झालेला आहे ज्याचं मागे हृदोपास्ती ज्याला म्हणतात त्यालाच उत्तमाधिकारी म्हटलं जातं उत्तमाधिकारी या शब्दाचा अर्थच आपल्याला अजून समजा असाच अर्थात उत्तमाधिकारी तोच कि जाने या जन्मात व पूर्वज जन्मक निष्काम कर्म उपासना अनुष्ठान करूँ वैदिक लौकिक व आखीन का ही आरोत स्मार्क तुम्हार डोक ती सर्वता सर्व कर्म ती सर्वे सर्व उपासना ती सर्व या सर्व प्रकार की कहीं ती साधना पूर्ण करूँ या फला प्राप्त होना आवश्यकता नहीं मनु परितग के तर भुरु पुरसर जो इतकं पवित्रत्व निर्माण झालंय कि जिथे संशयाचा विपर्यायाचा तिळमात्र प्रतिबंध नाही इतकंच नाही तर त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर संशय विपर्याच्या प्रतिबंधाने विवर्जित तर झाला पण संदेह निर्माण होण्याकरता लागणारी जी अंतकरणाची अपवित्रता तिचा वारा सुद्धा ज्याच्या अंतकरणात राहिलं नाही असं ज्याचा अंतकरण हळुवार तिला पावलं त्याला उत्तम अधिकारी म्हणतात त्याच्यासाठी महाराजाने असलेली काना वचनाची भेटी सरीशाची पैकी वस्तू हो नि उठी कवण असं त्या उत्तम अधिकाऱ्याचं वर्णन केलं एवढा उत्तम अधिकार असणं म्हणजे या झिजण्याच्या सगळ्या पायऱ्या ज्याच्या संपलेल्या आहेत हा झिजण्याच्या पायऱ्या ज्याच्या संपलेल्या आहेत त्या पूर्ण त्याने आहेत नवे नवे फक्त एकच त्याची पायरी शिल्लक राहिले ती म्हणजे कि मला आनंद का होत नाही माझ्या जीवनामध्ये मी असंतुष्ट का रम्य समाधानानं मी का पाहत नाही मी कोणती साधन पुरी ठेवलेली आहे हे समस्त साम सामग्री केलं सामग्री ज्याने मिळवलेली आहे उल्लंघन केलेल्या केलेल्या असल्यामुळे आवश्यकता नाही या पायऱ्या कुठे आहेत असा त्याचा अर्थ होत नाही म्हणून तर कि पी हळद हळद आणि हो गोली असम्हज्ञान नाही ब्रम्हज्ञान जरी कळे उठा उठे तरी काही कुठे वेदशास्त्र कशासाठी एवढा कष्ट कष्टिक बनायचं काय कारण शास्त्राची एवढी एकंद्र योजना कशासाठी केली शास्त्राची भांडणं तप तीर्थाटण उर्वेची वा पूर्वीचे याज याचसाठी यासाठी संत पाये हे सिवावे तरीच तरावे तुका म्हणे या म्हणण्यात हाच अर्थ आहे की मनुष्याने या सगळ्या पायऱ्या उल्लंघिल्या पाहिजेत या पद्धतीने माणसाने केलं पाहिजे जरी आपल्याला कदाचित एखादा उत्तम अधिकारी आणि कानावचनाची भेट म्हणजे गुरूंच्या वचनाची व आपल्या कानाची त्यात बारकावपण नाही का ना आपल्या वचनाची गुरूंच्या कानाची भेट करणारे लोक जगात हल्लीत पुष्कळ आहेत म्हणजे सुनावणीच करायला लागले हे सुरू झालं तर शिष्याच होतं गुरु ऐकत बसतो ते नाही इथे कसं गुरु सांगतात आणि ते सुद्धा महावाक्याचा उपदेश करतात त्या गुरूंच्या मुखातून निघालेलं येवलस जे महावाक्य मोटके गुरुमुखे उदयी जात तिथे मुद्दाम शब्द तिथे गुरुमुख शब्द वापरलाय आणि मोटके म्हणण्याचं कारण येवलस अत्यंत बारीक दिसायला आकाराने पण ज्याचं फळ महान आहे अशा महावाक्याच्या श्रवणाने हृदयी तरी ते प्रत्यक्ष फाव लागले ती निवृत्त झाल्यानंतर उत्तर आहे म्हणून उत्तम अधिकारी त्याला ह्या एवढ्या सगळ्या प्रक्रिया कुठे घडतात त्याला एवढ्या पायऱ्या करण्याची काय आवश्यकता आहे त्याच्या झालेल्या आवश्यकता ती भूषणच उलट तुम्हाला त्या उत्तम अधिकारी नावाचा अनवर्थ रूपता अनुरत अनुवर्थता तिथे प्राप्त झाल्याचा त्याचा अर्थ होईल म्हणून या अवस्थेने या क्रमाने अज्ञान झिजत जात आणि ज्ञान हे वाढतं होतं कारण आता सध्या प्रकार असा चाललाय की पूर्ण वाढल्यानंतर पूर्ण वाढल्यानंतर असा याचा अर्थ असा की आता सांगितलेल्या क्रमाने आणि दृढ अप्रोक्ष या पायऱ्याने ज्ञान वाढता वाढता ज्यावेळी पूर्ण रूपाला पावतो त्यावेळी ते ज्ञान व अज्ञान दोन्ही त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होतात आणि शुद्ध स्वयंप्रकाश ज्ञान उर्वरित राहतं हा या प्रकरणाचा मुख्य विषय आहे त्याप्रमाणे ज्ञान कुठपर्यंत असते कुठपर्यंत राहते हे कुण वाढीपर्यंत राहत असतात मी या पाठ सांगण्यामध्ये प्रवृत्त झालोय तेव्हा आजच्या या पाठाचा दृष्टांत म्हणून सांगायचा जरी आता व्यक्ती शाळा नाव येणार आहे तरी पण हा दृष्टांत असल्यामुळं त्याला इलाज मी हा पाठ सांगते वेळी ज्यांच्या दादांच्याकडे श्रवण केले अर्थात कित्येक वेळा अमृतानुई यांनी ऐकले दादांच्याकडून म्हणजे ज्यांनी हा अर्थ लिहिला ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणाशी जे खरे एक रूप झाले अशा महापुरुषांच्या जवळ त्यांनी ऐकले थोडी पुष्कळ पंढरपूरला गुरुजींच्याकडे श्रवण स्वतःही काही चिंतन केलं महाराजांचं तर अवलोकन सार्वभौम दार्शनक सार्वभौमांच्याकडे आज कित्येक तक त्यांनी घालवली असल्या कारणाने त्यांनीही या ग्रंथाचं श्रवण करायला आणि प्रवृत्त झाले तेही करतायत आता तुम्ही कोणी विचारसा करा ऐकलाय कोणी वृद्धी प्रभाव करा ऐकलाय कोणी काही ह्यातला ऐकलंच नाही अशा तऱ्हेची तुम्ही पण मंडळी बसलेली मी सांगताना समानच सगळ्याला सांगतोय कोणाच्या करता खास म्हणून हा विषय मी प्रतिपादन करत नाही तरी पण तुम्ही जर उद्या असा एक तास ठेवला की आजच्या पाठाचा उद्या सगळ्यांनी मिळून आवाज करायचा तो तुम्हाला त्याच्या अनुवादामध्ये वेगवेगळी दिसून येईल कुणी कोणतं ऐकलं असेल कुणी ऐकलं नसेल कोणाला कोणतं विपरीत कळलं असेल कोणाला सुपरीत कळलं असेल कुणाला कळलं नसेल ना त्याच्यापड समजे कोणाला कळलंच नसेल आणि कित्येक मंडळी अर्थात आपल्यासारख्या मंडळी मी या बोलण्यात काय काय चुकलो हे पण कळलं असेल ना काय काय सुटलं ते पण कळलं असेल असे भिन्न भिन्न परिणाम का व्हायला त्या अधिकाराचा परिणाम व्हावीत हे जसं चाल धरण्याचे जसे प्रकार व्हावेत त्या पद्धतीने उत्तम अधिकारी आणि मंद अधिकारी व कनिष्ठ अधिकारी याचे प्रकार ही आपोआप संभवतात हे कोणाला टाळता येत नाही त्यांना त्या ज्ञानाचा विशेष नाश झाल्यानंतर ज्ञान व अज्ञान हे दोन्ही राहत नाही दोघांना हे अधिष्ठान जे स्वरूप ज्ञान या प्रकरणाचे पहिल्या असते असे म्हटले आहे तेच ज्ञान अभेदे केले ते आता वर्णन सांगताय अभेदाने राहणारा जे मूळ ज्ञान ते शिल्लक राहत सर्वत्र असते हो वृत्ती वृत्ती ज्ञान आणि आज्ञान हे कार्यच आहे राज कथम तीन ओब्यानी दृष्टांत सांगतात व चौदाव्या ओवीमध्ये द्रष्टांताशी एकवाक्यता करतात जैसे कल्पांतीचे भरते राहूची कल्पांतीची वेळे नदी सिंधूची पेंडवळे मोडवणी भरले जुळे ब्रह्म मौली म्हणते कि कल्पांत समयी नदी हे हा समुद्र हा हे जे पेंडवळे आहेत हा जो भेद आहे हा जो विभाग आहे हा विभाग मोडून पेंडवळे मोडवणी भरले जेभ पर्यंत भरलेलं असावं त्या व्यतिरिक्त काहीही असू नये त्याप्रमाणे जल नाही स्थल नाही सर्व महाकल्पा म्हणा महाकल्पा मधलं जे पाणी आहे ते जलस्थल इत्यादी सर्व भेदाना आणि निवृत्त करून सर्वत्र स्वतःच व्याप्त होतं अगदी त्याचप्रमाणे स्वानुभवेनं स्वात्मना अनुभवेन एवढी स्वस्वरूप ज्ञाने विशेष विधी येते ते विशेषत्वाने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी विलियाला जाताने असं स्वच्छ लिहिलंय की बुडणे आरवते राहोच नेणे आरवते शब्दाचा अर्थ वाचून शिवाय बुडविल्याशिवाय ते राहतच नाही बुडविल्याशिवाय राहतच नाही म्हणजे कोणाला वेगळं शिल्लक नाही आत्ता आपण अजून महाकल्प प्रलय जलमतात महाकल्पातलं जे पाणी म्हणतात ते अजून आलं नाही हे आपला साधा पुरा आहे बारीक पण हा बारीक पूर आला म्हणून आपण जलरूपावर आपण दूर रुपाने पाहू शकतो आपण जमिनीवर आहोत म्हणून म्हणून स्थल वैभेदा भे जलभेदा आपण दोन व्यवहार करू शकतो की हे नदीचं पाणी कारण वाहत आहे म्हणून हे समुद्राचं पाणी हे स्थिर आहे म्हणून अशा काही लक्षणाने आपण त्याचा व्यवहार करू शकतो पण महाकल्पाच्या वेळी ते पाणी एकदा निर्माण झालं म्हणजे महाकल्पाच्या वेळीचं पाणी स्थलजलभेद पूर्ण ते होऊा भानु सूर्य ज्याप्रमाणे विश्व व्यापकते व्यापकत्वेजा कि हा सूर्य इतका मोठा झाला इतका मोठा झाला कि संपूर्ण विश्व त्याने स्वतःच व्यापरला संपूर्ण विश्व म्हणजे विश्व सूर्य स्वतः बनला असं जर घडेल तर त्यावेळी अंधार आणि त्याच्या बरोबरच हा दिवस असा भेद तुम्हाला आता दाखवता येणार नाही आपण पे हिरवणी जागणे ठाके होणतात निद्रा निवृत्त झाल्यानंतर निद्रेच्या सापेक्षासणारी जी जागृती ती जागृती राहते पण काही काळ गेल्यानंतर काल सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी प्रबोध अवस्था येते ती प्रबोधावस्था मात्र निर्विकार असल्या ती आपण पेजागृती आपण पेजागृती म्हणजे निद्रेच्या निरपेक्ष राहणारी जी जागृती ज्याला प्रबोध असं म्हणतात ती प्रबोधावस्था जशी शिल्लक राहावी त्याप्रमाणे ज्ञाना महाराज म्हणतात त्याप्रमाणे अज्ञान विनष्ठे सिनाश झाल्यानंतर ज्ञान स्वतःच विलयाला जात असत आणि स्वत सिद्ध असलेलं स्वप्रकाशरूप असं जे ज्ञान ते शिल्लक राहतं आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाज्ञान ज्ञाना ज्ञाना चांदणी जो सुदिनो करी ज्ञान या स्वबोधाचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे श्री गुरु हे नवल सूर्य आहे हे चित सूर्य या नवल सूर्याचं वर्णन करताना महाराज म्हणतात हा नवल सूर्य पहिल्यांदा अविद्या रात्री रुसून अविद्या रूपी हीच कुणी एक प्रकारची रात्र त्या अविद्यारूपी रात्रीवर रुसून म्हणजे राबून अविद्या ही एक रात्र आहे अंधार आहे कारण न कळणं अंधारालाही न कळण्याचं काम करतं त्याप्रमाणे आवरण करणं जसं अंधाराचं काम आहे तसं अविद्येचं काम आहे त्या म्हणून सारखेपणा लक्षात घेऊन महाराज म्हणतात आवी रूपी हीच कोणी प्रकारची रात्र त्या रात्रीवर माझे रूपी सूर्य रुसली नाम रागावले वास्तविक श्रीगुरु रागवत नाहीत न रुसत नाहीत इथे सूर्याचं रूप केल्यामुळं त्या रूपकाला धरून सांगतात आणि दुसऱ्या शब्दात समका व्यवहारत ते रागवणं लोभवणंही शक्य आहे अंतःकरणाचे धर्म पण ते तुम्ही व्यवहारत लक्षात ठेवा एक गोष्ट समतामध्ये आठवली म्हणून काय झालं दादा आणि गुरुजींच्याकडे परभणी विभागात गेले तिथे एका सप्ताहामध्ये राहिले दादा ताई गुरुजी ही सगळी मंडळी एकत्र राहिली तिथे राहिल्यानंतर तिथल्या लोकांची करण्याची पद्धती आजही आपण बघा त्या भागात आपल्याला जर जेवायला गेलो तर तांदूळ जो मिळतो तो आपला जो सडीक तांदूळ आहे असा तांदूळ तिकडे मिळतो त्यांच्याकडे येतो हक्ताने सडलेला तांदूळ असल्या त्याचा रंग थोडा तांबूस असतो सडीक तांदळाचा सुद्धा असा रंग असतो दादाना कधी माहीत नाही पण तर तिथे जाऊन त्या पद्धतीने जसं असेल त्या पद्धतीने दादा राहिले आणि सात आठ दिवस झाल्यानंतर जेव्हा दादा परत निघाले त्यावेळी तिथली सगळी मंडळी भेटायला आली आणि दर्शन करून दादा जेव्हा निघाले अर्थात लोकांनी दादांचं दर्शन घेतल्यानंतर दादा ज्यावेळी निघाले त्यावेळी ते लोक काय म्हणायला लागले दादा तुम्ही आमच्याकडे राहिला आम्ही गरीब माणसं अगदी मराठीत बोलायचं म्हणजे चुकण्याचा ज्यांचा हक्क आहे असे आम्ही मोगलाही माणसं <laughs> चुकण्याचा त्यांचा हक्क आहे कारण गुरुजी म्हणत असत का काय रे असो का चुकलं म्हणून दादानी विचारलं की मला भावा आम्ही मोगलाही म्हणतो म्हणजे आता चुकण्याचा जणू त्यांनी हक्क मिळवलाय चुकण्याचा जणू हक्क मिळवलाय किंवा एकमेकाला हल्ली जर चुकू लागले किंवा कोणी जर मनुष्य बोलू लागला तर झटकन म्हणतात काय रे मोगलाही लागले काय असं म्हणण्याची पद्धती पण आहे असं सांगण्याचं तात्पर्य हे सगळं कहून ते मंडळी म्हणायला लागले की आम्ही मोगलाई मंडळी आमच्या वागण्यात कदाचित म्हणून एकत्व झाला असेल पण तुमचा स्वभाव अतिशांत कधी रागवणं नाही कधी रोगवणं नाही का आहे तुम्ही बोलला आणि आहे तसं तुम्ही खाऊन घेतलं अगदी गोड करून घेतलं तर आम्हाला फार मोठा आनंद झाला हे सगळं ऐकणं हे बोलणं ताईने आणि गुरुजीने ऐकलं हे सगळं झाल्यानंतर त्यांचं बोलणं संपूर्ण केलेलं शांततेचं म्हणजे शांती ब्रह्म म्हणून दादांचं त्या लोकांनी केलेलं जे वर्णन ते वर्णन ऐकून झालं त्यावेळी ताई आणि गुरुजी काय म्हणाले हे बघा तुमचे इथे दादा आले म्हणून तुम्हाला असे दिसले तुम्ही आमच्या आश्रमात या म्हणजे खरे दादा कोण आहेत ते कळेल तुम्हाला हो त्यांना गजाराचा काटाही नीट पुढे गेलेला असं होत नाही तुम्ही काय सांगताय शांत म्हणून सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की त्यांच्या अंतर्करणाच्या धर्माप्रमाणे कदाचित ते रागवत असतीलही आणि हा श्री रुपी रूपी सूर्य या आविद्या रूपी रात्रीवर आणि परिणाम काय झाला त्या रागवण्याचा त्या रागवण्याचा प्रणाम महाराज म्हणतात आविद्येची रात्री रुसून गिरी ज्ञानाज्ञान चांदणी अविद्या रूपी रात्रीमध्ये चमकणाऱ्या अविद्या रूपी रात्रीमध्ये अशा विशेष रूपाला पावणाऱ्या शोभेला पावणाऱ्या अशा चांदण्या कोणत्या ज्ञान आणि अज्ञान रूपी चांदण्या ज्ञान आणि आज्ञान रूपी चांदण्या म्हणत असताना त्याचा विचार असा आहे की अवंती ज्ञान आणि अवंती आज्ञान असा नाही जेवढी ज्ञान तेवढी अज्ञान म्हणजे जेवढी ज्ञान तेवढी अज्ञान म्हणजे काय घटाचं ज्ञान घटाचं अज्ञान पटाचं ज्ञान पटाचं अज्ञान पशुचं ज्ञान पशुचं अज्ञान पक्षाचं ज्ञान पक्षाचं अज्ञान जेवढी तुम्हाला ज्ञान होत असतील तेवढी अज्ञान आहे म्हणजे तत्त पदार्थ उपहित चैतन्य आश्रित एक एक अविद्य आहे त्या अविद्येला शास्त्रामध्ये तुला ज्ञान असं म्हणतात ही तुला ज्ञान अनंत आहे आणि त्या तुला ज्ञानाची निवृत्ती करणारी ज्ञानं पण आनंद आहे जशा ह्या चांदण्या अनंत चांदण्या हिशिव काय आपण करू शकत नाही काही त्या शास्त्रकारांनी केली असली तर आपल्याला माहीत नाही काही लोकांनी केली पण आहे त्याची कडे नाही आपल्याला त्यातनं एवढंच सांगायचं की ज्ञान आणि आज्ञान रूपी ह्याच कुणी एक प्रकारच्या चांदण्या म्हणजे तूल अज्ञान आणि त्या तूल अज्ञाना निवृत्त करणारी वृत्तीज्ञानं ही आनंद असल्या कारणाने घटपटाधिकांची वृत्तीज्ञाने व त्या ती ज्याची निवृत्ती करतात अशी ती तुलाज्ञाने अज्ञान सापेक्ष ज्ञानही राहत नाही उभय सापेक्ष ज्ञाना ज्ञानही निवृत्त होतात किंवा दुसरं एक शास्त्र असं आहे कि तुला ज्ञान हे नेहमी व्यवहार प्रतिबंधक तुला ज्ञान हे नेहमी अखंड चैतन्याच्या आश्रित राहत आणि ते अखंड चैतन्याच्या मुलाज्ञान हे अखंडाकार वृत्तीशिवाय निवृत्त होत आणि त्याचा प्रतिबंध मोक्षाला होतो गुरुजी याबाबत सांगत असत ते मी आपल्याला सांगतो म्हणजे ज्ञानात येईल की माणसं मोक्षामध्ये का प्रवृत्त होत नाही सगळ्या माणसाची प्रवृत्ती कोणी वकिलीकडे जातोय कोणी डॉक्टरीकडे जातोय कुणी आणखीन इंजिनिअरिंगकडे जातोय किंवा आणखीन कोणी चांद्रयानाचा विचार करण्याकडे जातो आहे ब्रह्मज्ञानाकडे कसं कोणी येत नाही इकडे माणसाची प्रवृत्ती व्हायला पाहिजे का होत नाही त्याचं एकच कारण आहे की व्यवहार जो माणसाचा आहे त्या व्यवहाराला या मूल अज्ञानाचा माणसाचा आडतो अगदी मराठीत बोलायचं तर किंवा ना तो नारायण होतो पण आडलेला नारायण होत बरं का माणूस नारायण होतो पण आडलेला नारायण होतो त्यामुळे गाढवाची पाय धरण्याची वेळ येते त्याचं नाव तुला ज्ञान निवृत्त करण्याची पाळी येते आणि तुला ज्ञान निवृत्तक असलेलं त्या त्या विषयाचं जे ज्ञान ते तो संपादन करण्यामध्ये प्रवृत्त होतो आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याने त्या तुला निवृत्ती होते वकील झाला कायद्याच्या विषयीच जे अज्ञान ते निवृत्त होतं आणि कायद्याचे व्यवहार जेवढे करू शकतो त्याच्यावर तो धनसंपत्ती मिळवून आपला व्यवहार करू शकतो डॉक्टर शरीर विषय करून त्याच्यावर आपण जगू शकतो व्यवहार निवृत्तीने घडत असल्या कारण त्या त्या विषयाच्या ज्ञान लोकांची प्रवृत्ती आहे मूल निवृत्तीने माणसाचा मोक्ष अर्थात मोक्ष सुरळीत होणार आहे पण त्या मोक्षाची तीव्र इच्छा कोणाला नसल्यामुळे त्याच्या प्रतिबंधाचे कोणालाही निर्माण होत नाही प्रतिबंध आहे पण त्या प्रतिबंधामुळे सर्वात मोठी अडचण जर विचारली किंवा तुला अडचण कोणती आहे तो गुरुजी तर असं म्हणत असत की माणसाने जन्मभराची रोगाची दारिद्र्याची जी जी अडचण असेल ती सगळीच्या सगळी सोसावी क्षणभरी आम्ही सोशलेली वाईट साधी अवि प्राप्तीसाठी तेवढी अडचण माणसाने माणसाने तयार झालं पाहिजे त्याशिवाय पण जो मोक्ष आहे तेवढ्या अवस्थेने तयार झाल्या अगदी आत्ता सांगितल्याप्रमाणे उत्तम अधिकारी आहे त्याचा मोक्ष थांबलाय की नाही मग त्याच्या दृष्टीने ब्रम्हविषयक जे आज्ञा ते आज्ञा आणि ब्रह्मविषयक जे ज्ञान कि ज्याला अखंडाकार वृत्ती म्हणून आपण म्हणतो त्या महावाक्याचा उपदेश करून माझे श्री गुरु त्या शिष्याची अखंड ब्रह्माकार वृत्ती करू ब्रह्मविषयक असणारं जे मूल आज्ञान आणि त्या अज्ञानाला निवृत्त करणार जे अखंड ब्रह्माकार वृत्ती निर्माण झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मित्या द्यान। नि चांदण्या निवृत्त करण्याचं काम माझे गुरु करतात म्हणून गिळी ज्ञानाज्ञान चांदणी मुमुक्षुच्या दृष्टीने ज्ञानाज्ञान चांदण्या तो गिळून टाकतो असा सूर्य विकसित होतो जो सुधीन करी ज्ञानिया स्वबोधाचा स्वबोध आत्मबोध म्हणून त्याला म्हणतात की ज्या आत्मबोधामध्ये आत्मा आणि ब्रह्म एकच आहे शब्दाच्या दृष्टीने आत्मा आता ते व्यापनते ते आत्मा ग्रहणम व्यापनम म्हणून ब्रह्म म्हणजे दोन्ही शब्द ऐक्य स्वरूपता यांचं ऐक्य असल्या कारणाने ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्यबोधाने स्वरूपता असलेल्या ऐक्यबोधाने असा स्वबोध करून देऊन ब्रह्मात्मिक बोध करून देऊन ते श्री गुरु त्या शिष्याला त्या ज्ञानीपुरुषाला त्या महात्म्याला सुदीन करतात सुदीन करतात म्हणजे काय दुर्दीन आणि सुदीन हे शब्द जे आपण व्यवहारात वापरतो ते कधी वापरतो ज्या दिवशी आभाळ येत आणि आभाळ आल्यानंतर त्या घडत आभाळामुळे आपल्याला सूर्यदर्शन घडत नाही ज्यावेळी त्यावेळी त्याला दुर्दीन म्हणण्याची पद्धती अति आभाळ अति ढगाळ वातावरण निर्माण होतं पाऊस पडत नाही थेंबर <laughs> काय एक टिपू सुद्धा पाण्यात घडत नाही पण असं असतानाही ढगाळ वातावरण निर्माण झाले असतं सूर्यदर्शन घडतच नाही त्यावेळी त्याला दुर्दीन म्हणतात आणि अगदी आज सुधीने निर्माण झाला म्हणजे काय जे का ज्ञानेश्वर महाराजांना सुचवायचा कि ब्रह्मात्मक बोध झाल्यानंतर म्हणजे श्री गुरुंनी महावाक्याचा उपदेश केला तत्वसी महावाक्याचा उपदेश केला इतकं नव्हे तर तत्वमसी महावाक्याचा उपदेश करण्यापूर्वी त्याला तत् आणि पदार्थांचा लक्षार्थ काय वाच्यार्थ काय त्या पदांची कशामध्ये वृत्ती आहे त्याचं ज्ञानही करून दिलेलं होतं आणि या महावाक्यश्रवणाने महावाक्यश्रवणापूर्वी तर आणि त्रम पदार्थांची पदांची ज्या ज्या अर्थामध्ये वृत्ती त्यांनी जाणलेली होती त्या जाणलेल्या वृत्तीचं पूर्णतया अचूक रूपाने स्मरण होऊन मी सच्छिदानंद ब्रह्मरूप आहे असा अचूक ज्ञान होत पण यामध्ये आभार निर्माण होतो त्याचं नाव आहे दुर्दीला दुर्दी नाही जाणार तेव्हा त्याने अजून पायरी सुद्धा बघितली नाही कशाला म्हणतात ब्रम्ह त्या पुर सुद्धा शब्द त्याला उच्चारण करता येत नाही अजून मग पुढची गोष्ट सोडूनच द्या अशी ज्यांची स्थिती आहे त्यांच्या करता सुदीन दुर्दीन नाही ज्ञानी आहे त्याला त्याला ज्ञान झाले खरं परंतु या ज्ञानामध्ये अजून संशय विपर्याचं वातावरण असल्यामुळे आभाळ निर्माण झाला असल्या कारणाने तो दुर्दिन आहे तो दुर्दिन जोवर आहे तो पर्यंत तो बद्धही डिवलॅला काय असं ध्यानात तोपर्यंत तो अहम तो ब्रह्मास्मित्या कार वृत्तीमध्ये असं तुम्ही समजा तोपर्यंत अजून त्याचं ऋणशेष आहे असं समजा तुम्ही तोपर्यंत अविद्या लेश आहे असं समजा आणि हा अविद्या लेश निवृत्त होण्याची स्थिती म्हणजे संशय विपर्यचा जो वातावरणाचा भाग आहे आभाळ आहे हे ढगाळ वातावरण आहे ते ढगाळ वातावरण ही निवृत्त ज्यावेळी होतं त्यावेळी सूर्य पूर्ण रूपाने निर्माण झालेला असतो आणि मग केवळ आनंद ज्या आनंदाने मनुष्य खरोखरी सुखी होणार आहे ज्यानंदा घनरोगत है किंवा उलट परिभाषेत बोलायचं जर ज्या आनंदाच्या प्राप्तीमध्ये सुदिन स्वबोधाचा स्वबोधाचा सुधीन त्यावेळी उदयाला येतो त्यावेळी त्या अन ब्रह्माकार वृत्तीचा पूर्ण विस्तार झालेला असतो त्याच्या आता कुठेही न्यून त्याच्या निवृत्त होते वृत्ती ही पूर्ण निवृत्त होते असं या श्री गुरूंचं वर्णन आहे ते महाराज सांगतात हे गुरुकृपेने जसं प्राप्त व्हावं त्याप्रमाणे ही स्थिती राहते म्हणजे केवळ ज्ञाना ज्ञाना तीच असं ज्ञान उर्वरित राहिलं असं सांगायचं वाच त्याप्रमाणे कल्पांत होण्याचे पूर्वी उदक व स्थळ असे दोन भेद असतात म्हणजे जलस्थल भेद असतो परंतु पाणी व हे पृथ्वी असं दाखवू शकतो आपण परंतु कल्पांत समयी जेव्हा उदक वाढते त्यावेळेला झाल्या कारणाने आता जलसमाधी नाही स्थल समाधी बोलण्याला सुद्धा समाधी त्याचं कारण कोणत्या हे तर फार स्थल मरा त्याचं कारण हे शब्द प्रवृत्ती आहे शब्द प्रवृत्ती निराणे आणि वृत्ती प्रवृत्ती निराणे शब्द प्रवृत्तीमध्ये वाच्य वाचक प्रवृत्तीचे ज्ञान ते स्वरूप त्याला दिले बरं लक्षात ठेवायला भरीव ज्ञान नुसध ज्ञान म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञात्याचा आणि ज्ञेहाचा उपाधी नाही जास्त वाढले तर अंधकार सूर्यमंडळच राहील तिथे काही प्रकाश आणि अंधार म्हणण्याचं कारणच नाही किंवा झोप जाऊन मत संबंधित सापेक्षित जागेपणाही जाऊन जागणे आपले स्वरूपाने शिल्लक असणे आपल्या स्वरूपाने जागणे शिल्लक राहणे म्हणजे प्रबोध अवस्था असणे कि दोही विवर्जित ज्ञानाचं अस्तित्व सांगण्यात तात्पर्य लक्षात ठेवा सत्तेचं सांगण्यात महत्व तात्पर्य कि आत्मा सदरूप आहे तो ज्ञानरूप आहे आणि त्या ज्ञानाला स्वतःची सत्ता आहे ते कोणावर अवलंबून आहे असं सांगायचं या प्रकरणाचा मुख्य विषय हा की आत्मा आहे शून्य नाही आणि अज्ञान निवृत्त झाला असं निवृत्त झाला वाचा रणशेष निवृत्त झाला म्हणजे काय शिल्लक राहिला असा प्रश्न निर्माण होऊन शून्यात माणसाची प्रवृत्ती होऊ नये याची पूर्ण दक्षता म्हणजे चौथं प्रकरण म्हणून त्या सकाळी मी आता जागा झालो असे वाटते सकाळी वाटत असं पण दुपारच्या वेळी असं वाटत नाही मी जागाच म्हणतो परंतु जो रात्री निघत नाही त्याच्या पुढचा सकाळी उठल्यावर स्नान का करावं लागतं तो झोपलेला असतो जर माणूस झोपला नाही तर स्नान करायचं कारणच नाही कारण झोपेनं जे त्याला पारोसे निर्माण होत ते पारोसे त्याला कधी निर्माणच होत नाही समाधीतच राहिला काय करणार आता तुम्ही वर आलाच नाही चौदाशे वर्ष नाही आता काय करणार तुम्ही तर सदाच जागण असल्या कारणाने त्याला मी जागा झालो म्हणण्याची परंतु जो रात्री सकाळी मी जागा नाही जे एकादशीच्या दिवशी बरं का खरे जागरण करणारे लोक आहेत ते खरं झोपत नाही आज कितीतरी लोक आहेत आपण की ते दशमीच्या दिवशी एकदा उठलेले असतात ते एकादशीच्या दिवशी झोपत नाही एकादशीच्या रात्री झोपत नाही हा जागरण सांगितलं आणि जाग त्या जागरणामध्ये द्वादशीला लगेच स्नान करून येऊन जेवायला तयार असतात त्याला जर एखाद्याने विचारलं का हो केव्हा कधी मी स्नान करून जागरण होत रात्री जागरणच आहे रात्रभर जागरण आहे आता जागरण आहे जागा अवस्थेतच तो आहे अजून त्याला जसं निद्रेच्या सापेक्ष जागण नसून आपलं स्वरूपाचं जागण आहे प्रबोधावस्था आहे त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान अज्ञान रूपी निद्रा त्याच्या सापेक्ष ज्ञान रूपी जागृती हे दोन्ही ज्याच्या ठिकाणी जागृती ती जागृती म्हणजे आत्मस्वरूप आहे ते ज्ञान आहे असं सांगायचं याचे कारण तो सदा सर्व काय त्याप्रमाणे करून ज्ञान उत्कर्षाला येत व ज्ञान हे आपला नाश करून घेते याप्रमाणे ज्ञान व अज्ञान यांचा नाश झाला असता स्वरूप ज्ञानच अवशिष्ट राहते हे अवशिष्ट राहते म्हणजे शून्य नाही हे कायम ध्यानात ठेवायचं हेच पुन्हा तीन ववयाने दृष्टांतपूर्वक सिद्ध करता